स्कंध चौथा अध्याय सहावा उर्वशीचा जन्म प्रथम वसंत गंधमाधन पर्वतावर गेला त्यामुळे सर्वत्र सुगंधित पुष्पे आणि भरपूर वेली यांनी शोभा आली आम्र बकुल तिलक पलाश साल ताल तमाल मधुक वगैरे सर्व वृक्ष पल्लवित झाले कोकिल पक्षांचा सुस्वर आलापाने वातावरण भरून गेले तेथील लताही थोन थोन ही प्रफुल्लित होऊन वृक्षांना आलिंग देऊ लागल्या आपापल्या भारेवर प्रेम करणारे सर्व प्राणी करू लागले सुखाव स्पर्श असलेला दक्षिणवायू सुगंधित होऊन व्हावू लागला इतर मुनींचीही इंद्रिय क्षुद्ध होऊ लागली मदन तेथे येऊन दाखल झाला आपल्या बाणाने तो सर्वांना ताडण करू लागला कुशलरंभा तिलोत्तमा तालसुरात गावू लागल्या ते सुमधुर गायन तसेच भ्रमरांचा गुंजार ऋतू अकालीच प्राप्त झाल्याने ते विचार करू लागले अकालीस शिशु ऋतू कसा बरे समाप्त झाला सर्व प्राणी कामविव्वल कसे झाले कालाच्या धर्मात हा विपर्यस बदल कसा घडला या विचाराने नारायणाचे नेत्र विस्मयाने प्रफुल्लित झाले तो नफुलित दिसत आहे।, आहे हे मुने शिशिरूपी प्रचंड राजाचे विहार पलाशक पुष्परूपी नखानी या सिंहरूपी वसंताने केले आहे हे देवर्षे नवीन पालवी फुटल्यामुळे जिचे कर आरप्त झालेले अशोक वृक्ष आहेत प्रफुल्लित पलाश वृक्षर कर्ण आहेत बंधुजीव हा अधरोष्ट असून जिचा वर्ण शुभ्र आहे सिंधुवार वृक्ष हे जिचे नखे आहेत कोकिल पक्षांचा ध्वनी हाच त्या पवित्र देवतेचा स्वर आहे ती वसंत लक्ष्मी कशी प्राप्त झाली कदंब वृक्ष हिच्या आहेत मयुर ही जीची भूषणे आहेत सारस पक्षांचे ध्वनी ह्या जीच्या तोरड्या आहेत हा जिचा कमरपट्टा आहे कमर मंद हंस ही जीची गती आहे आणि कदंब अधोभागी असलेल्या पुत्रजीव वृक्षरूप रोम जी सुशोभित झाली आहे अशी ही वसंत श्री या बदरिकाश्रमामध्ये आवळी प्राप्त झाल्याने मी आश्चर्य झालो आहे हे ऋषी श्रेष्ठ व्हावे म्हणून इंद्राने अप्सरांचे गायन येथे सुरू केले आहे तसे नसते तर हा ऋतुराज वसंत अकालीच कामवासांना उत्पन्न करण्यासाठी का बरे आला असता खरोखरच त्या असुरशत्रु इंद्रानेच भयभीत होऊन हे विघ्न आणले आहे असे मला वाटते सुगंध शीत आणि मनोहर वायूंनी वाहू लागलेले आहेत असे नारायणाने नरा सांगितले त्याच वेळी सर्वत्र मदनाची छाया दृगोचर होऊ लागली ते पाहून नर नारायण दोघेही विस्मित झाले मदन मेनका रंभा तिलोत्तमा पुष्पगंधा सुकेशी महाश्वेता प्रमदवरा गानकुशल आणि मनोहर हास्य करणारी धृताची चंद्रप्रभा कोकिल असलेली सोमा विद्युन्माला अंबुजाक्षी कांच मालिनी ह्या अप्सराही त्यांनी तेथे प्राप्त झालेल्या पाहिल्या त्या सर्वजणी मिळून सोळा अप्सरांनी युक्त अशी ती मदनसेना होती इतक्या सुंदर आणि दिव्यभूषणानी युक्त असलेल्या पुरुषांना प्रणाम करून त्या अप्सरा उभ्या राहिल्या त्यानंतर मदनाची वृद्धी करणारे असे सुस्वर गायन त्यांनी सुरू केले ते विष्णुरूप भगवान नरनारायणांनी श्रवण केले नारायण मुनी आनंदाने म्हणाला उत्कृष्ट आदरात्य करतो हे सौंदर्य संपन्न अपसरानो अतिथी या नात्याने तुम्ही स्वर्गातून येथे आला आहात त्या नारायण मुनीला अभिमान वाटू लागला तो मनात म्हणाला तपश्चर्यला विघ्न आणण्यासाठी इंद्राने यांना पाठवले आहे काय पण या अप्सरा कवडी किमतीच्या आहेत खरोखर मी आता या सर्वांपेक्षा सुंदर आणि दिव्या अशी अप्सरा उत्पन्न करतो आणि दाखवतो नारायण मुनीने मांडीवर थाप मारली त्याच क्षणी एक सर्वांग सुंदर स्त्री उत्पन्न झाली नारायणाच्या उर्भागापासून ती निर्माण झाल्याने तिला उर्वशी हे नाव प्राप्त झाले त्या सुंदर उर्वशीला पाहून सर्व अप्सरा आश्चर्यचकित झाल्या स्वर्गातून आलेल्या अप्सरांच्या सेवेसाठी नारायण मुनीने त्वरित सोळा हजार पन्नास अप्सरा उत्पन्न केल्या त्या स्त्रियांनी विविध नजराने हातात घेऊन त्या मुनींना अभिवादन केली ती सुंदर उर्वशी पाहून त्या स्वर्गातून इंद्राने पाठवलेल्या अप्सरांनाही भ्रम उत्पन्न झाला आणि त्या स्वतःच मोहित झाल्या त्यांची मुखकमने आनंदित झाली त्यांच्या तनुवर रोमांच उठले त्या नर नरनारायणा म्हणाल्या ना खरोखरच केवढे अद्भुत सामर्थ्य आहे तुमचे आपली सुती करण्यास कोण बरे समर्थ आहे आमच्या मदन बाणाच्या विषाने वास्तविक कोण दग्ध होणार नाही पण हे मुनी श्रेष्ठ हो तुम्ही त्या नरहरीच्या अंशातून उत्पन्न झाला आहात त्यामुळे आपण जितेंद्रिय आहात आमचे भाग्य म्हणून आम्हाला तुमचे दर्शन घडले अपराधाला शाप देण्यास आपण समर्थ असूनही आपले चित्त आपण क्रोधरहित केले आहेत कारण महासामर्थ्यशाली ज्ञानवंत क्षुद्र तपाचा भंग करीत नाही त्या अपसरांनी स्तुती केल्यामुळे ते, के ते दोघेही मुनी प्रसन्न झाले त्यांनी खरोखरच काम आणि लोक यावर विजय मिळवला होता अतिशय तप केल्यामुळे त्यांची शरीर उजळून निघत होती ते सतत झाले होते ते दोघेही संतुष्ट होऊन म्हणाले आम्ही संतुष्ट झालो आहोत आपणाला इच्छा असेल ते मागून घ्या ही मनोहर उर्वशी तुम्ही बरोबर न्या आम्ही नजरा इंद्राकडे आहोत म्हणून हिनेण असो आता तुम्हाला हवे तिकडे गमन करा आणि इथून पुढे कुणाच्याही तपश्चरेत विघ्न निर्माण करू नका मुनींचे हे भाषण ऐकून त्या अपसरा म्हणाल्या हे महाभाग्यवान नारायण मुने आता आम्ही कुठे जाऊ हे सूर्यश्रेष्ठा आम्ही अत्यंत भक्तीने येथ आलो आहोत हे नाथ हे मधुसूदना हे कमलनेना, खरोखरच संतुष्ट होऊन तू आम्हाला वर देत असशील तर आम्ही आमची इच्छा सांगतो हे महातपस्वे, तपस्वे हे देवाधिदेवा तू आमचा पती हो असा वर आम्ही मागत आहोत हे जगदीश्वरा आम्ही प्रेमाने तुझी सेवा करू आपण निर्माण केलेल्या ज्या उर्वशी आणि इतर स्त्रियांना हवेत स्वर्गात पाठवावे आम्ही स्वर्गातून आणलेल्या सोळा हजार पन्नास अफसरांना येथेच राहू द्यावे हे सुरेश्वरा हे माधवा आम्ही वर मागितला तू आम्हाला शब्द, शब्द खरा कर। हे देवादिदेव मदनाने विविश झालेल्या स्त्रियांचा आशाभंग करणे म्हणजे वधच होय खरोखरच आमचे भाग्य म्हणून आम्ही स्वर्गातून आलो हो। आहोत हे सुरेश्वरा आमचा करू नका। हे पते, समर्थ जगदाधिपतेसरांचे बोलणे ऐकून नारायण मुनी म्हणाला हे सौंदर्य संपन्न मी जितेंद्रिय होऊन हजार वर्ष तप केले त्याचा भंग कसा करू जे विषय सुख धर्म आणि शाश्वत सुखाचा नाश करते त्या सुखाची मला इच्छा नाही पशु देखील जे सुख भोगू शकतात असल्या क्षुद्र सुखाची कोणता विचारी पुरुष अपेक्षा करी अप्सरा म्हणाल्या शब्द वगैरे पाच प्रकारचा विषय सुखामध्ये स्पर्श सुख श्रेष्ठ आहे सर्व आनंदाचे ते मूळ आहे म्हणून आपण सांप्रत आमची इच्छा पूर्ण करा आमच्या सह्या पर्वतावर निरंतर विहार करा आणि चिरंतन सुखाचा लाभ घ्या खरोखरच आपण स्वर्ग प्राप्तीची इच्छा करीत आहात तर गंधमादन पर्वतापेक्षा स्वर्ग श्रेष्ठ नाही म्हणून याच पर्वतावर शुभ ठिकाणी अम्हा सर्व अपसरांचा आपण उपभोग घेऊन रममान व्हा अध्याय सहावा समाप्त